श्री गोद्रमचंद्राय नमह धर्म, नित्य आणि नैमित्तिक धर्म मूलक प्रथम खंड पहिला अध्याय जीवाचा नित्य आणि नैमित्तिक धर्म या पृथ्वीवर जम्बूद्वीप श्रेष्ठ आहे जम्बुद्वीपातही भारतवर्ष प्रधान आहे भारतात गौडभूमी सर्वोत्तम आहे गौडभूमीत श्री नवद्वीप मंडळ परम उत्कृष्ट आहे याच श्री नवदीप मंडळातील एका भाग, भागीरथीच्या किनारी श्री गोद्रुम नामक रमणीय जनपद नित्य विराजमान आहे प्राचीन काळी श्री गोद्रुमाच्या उपवनात अनेक भजनानंदी पुरुष ठीक ठिकठिकाणी निवास करीत असत कधी काळी तेथेच श्री सुरभीने आपल्या लता मंडपात भगवान श्री गौरचंद्रांची आराधना केली होती तेथूनच काही अंतरावर प्रद्युम्न नामक एक भजन होती तेथे सगन लतांमध्ये एक कुटी होती त्यात श्री प्रेमदास बर्महंचं नामक बाबाजी राहत असत ते श्री भगवत पार्श्वद्रवर प्रद्युम्न ब्रह्मचारींचे शिक्षा शिष्य होते बाबाजी निरंतर भजनानंदात मस्त होऊन आपला वेळ व्यतीत करीत असत श्री प्रेमदास बाबाजी सर्व शास्त्रांचे पंडित असूनही नंदग्रामापासून अभिन्न तत्व जाणून श्री गोद्रुमवणात एकांत मनाने आश्रयास होते नित्य दोन लाख हरिणाम जपणे सर्व वैष्णवांच्या उद्देशाने शच्छ दंडवत तथा गोपांच्या घरी जाऊन माधुकरी मागून जीवन निर्वाह करणे हाच त्यांच्या जीवनाचा नियम झाला होता या सगळ्यातून त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळे तेव्हा कुठल्याही ग्राम्यकथामध्ये वेळ न दवडता, ते भगवत पार्षद प्रधान श्री जगदानंदांच्या प्रेमविवर्त ग्रंथाचे पठण करीत असत वाचता वाचता त्यांच्या डोळ्यात अश्रुत आटून येत असत अशावेळी निकटस्थ कुंजवासी गण भक्तिभावाने त्यांचे प्रवचन ऐकत असत का नाही ऐकणार प्रेम विभर्त ग्रंथ समस्त रथ रसतांनी परिपूर्ण आहे त्यातही बाबाजींच्या अमृत वर्ष विणाऱ्या स्वरलह स्वरलहरींनी स्वर ते अपालित होऊन जात आणि त्यांची विषय विष्वाला शांत होत असे एकदा तृतीय प्रहराची वेळ होती बाबाजी महाशयांनी नामजपाची संख्या पूर्ण केली होती आणि ते श्री माधवी मालती लता मंडपात बसून प्रेमविवर्ताचे पठन करीत असतानाच भावसमुद्रात निमग्न झाले होते त्याचवेळेस एका संन्यासाने येऊन त्यांच्या चरणी दंडवत प्रणाम केला आणि बराच वेळ ते तसेच पडून राहिले बाबाजी महाशय महाशय पहिले भावनंदात मस्त होते परंतु थोड्या वेळाने जेव्हा त्यांना बाह्यस्फूर्ती झाली तेव्हा त्यांनी साष्टांग स्थितीत पडलेल्या संन्यासी महात्म्यास पाहिले स्वतः तृणाहूनही अधिक दिनहीन जाणून त्यांनी समोर पड़ून हा संयासा समय नित्यानंद कृपा करा असे मनत रुदन सुरू क्रमशः संभुन विटंबना का कर सन्यासी बाबाजी चरणा की धूल मस्तकी धारण कर बाबाजी महाशयानी सुधा बसनेकर केड़े वल सन दि एकीक बसन प्रेमाने गदगद स्वरात म्हणाले प्रभू ही तीन व्यक्ती आपली कशाप्रकारे सेवा करण्यास से योग्य आहे आपला कमंडलू ठेवीत हात जोड़ संन्यासी म्हणाले प्रभू मी अत्यंत भाग्यहीन आहे सांख्य पातंजल न्याय वैश उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा आदी वेदांतशास्त्राचे काशी आधी नाना पुण्यतीर्थात मी व्यवस्थित अध्ययन केल्या तथा शास्त्र तात्पर्य वितर्क यात माझा बराचसा वेळ घालवला आहे जवळजवळ बाळा बारा, बारा वर्षा मी श्री सच्चिदानंद सरस्वती पादांकडे संन्यास ग्रहण केला संन्यासग्रहण करून सर्व तीर्थांचे भ्रमण करीताना मी भारतातील सर्वत्र शंकर मतअनुयांनी मतअनुयाी संन्यास्यांचा संघ देखील केला कुटीछक बहुतक हंस या तीन अवस्थांचे अतिक्रमण करून काही दिवस परमहंस पद देखील मी प्राप्त केले होते मौनालंबपूर्वक वाराणसी क्षेत्रात अहम ब्रह्मासमी प्रज्ञान ब्रह्म तत्वमनसी आदी शंकराचार्यकथित महावाक्यांचा आश्रयसुद्धा मी घेतला <laughs> परंतु जशा प्रकारचे सुख आणि आत्मिक संतोष मिळावा असावा होता तसा काही मिळाला नाही एके दिवशी कोणी वैष्णव साधू उच्च स्वरा हरिलीला गाण करीत करीत माझ्या समोरून गेले मी डोळे उघडून पाहिले तर ते अश्रुनी नावून निघाले होते त्यांचे सगळे शरीर रोमांचित झाले होते गदगद स्वरात ते श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद नामाचे कीर्तन करीत होते नृत्य करता करता त्यांचे चरण सखलित होत होते आणि ते पृथ्वीवर पडत होते त्यांना पाहून त्यांचे कीर्तन ऐकून माझ्या हृदयात एक अनिवार भाव उत्पन्न झाला जो मी आपल्या समोर वर्णन करण्यास आहे भावो आपल्या मर्यादा वार्तालाप करू शकलो नाही हा धिकार असो धिकार असो माझ्या पदमर्यादेचा धिकार असो माझ्या भाग्याचा सांगता येत नाही पण न जाणो का त्या दिवसापासून माझे चित्त श्री कृष्ण चैतन्यांच्या चरणी आकृष्ट झाले आहे काही वेळानंतर मी व्याकुळ होऊन त्या वैष्णवसाधूस खूप शोधले पण ते कुठेच दिसले नाही मी पाहिले त्यांच्या दर्शनाने आणि मुखनिसृत नामश्रवणाने जो विमल आनंद प्राप्त झाला त्याचा अनुभव मला यापूर्वी कधीच झाला नव्हता खूप दिवस विचार करून मी निश्चय केला की वैष्णवांच्या चरणांचा आश्रय घेणेस माझ्याकरिता श्रेयस्कर आहे मी काशी सोडून श्रीधाम वृंदावनात गेलो तेथे मी अनेक वैष्णवांना पाहिले जे श्री रूप सनातन तथा जीव गोस्वामींचे नाव घेत घेत विलाप करीत असत ते राधाकृष्णांच्या लिलांचे स्मरण करतात आणि नवदीपाचे नाम घेऊन प्रेमाने पृथ्वीवर लोळण घेतात हे सगळे पाहून ऐकून मला देखील नवदीप धामाच्या दर्शनाची लालसा झाली तेव्हा श्री व्रजधामाची चौऱ्यांशी चौऱ्याऐंशी कोसाची परिक्रमा करीत मी काही दिवसांपूर्वीच श्री मायापुरात आलो आहे मायापूर नगरीत आपला महिमा ऐकून आज मी आपल्या चरणांचा आश्रय घेतला आहे आपण या दासा दासास आपला कृपापात्र समजून कृतार्थ करावे परमहंस बाबाजी महाशय दातांनी कवत पकडून रडतरळत म्हणाले संन्यासी ठाकूर मी एक अत्यंत अपदार्थ आहे उदरपूर्ती निद्रा आणि व्यर्थ वार्तालापात माझे जीवन व्यर्थ गेले हे अवश्य आहे की मी श्री कृष्ण चैतन्यांच्या लिलास्थळी राहून दिवस अतिवाहित करीत आहे परंतु कृष्ण प्रेम काय यास्वादनाद्वारे मी अजूनही समजू शकलो नाही आपण धन्य आहात कारण क्षणभर का वैष्णवांचे दर्शन करून आपण प्रेमाचे आस्वादन तर केले आहे आपण श्री कृष्ण चैतन्य देवांचे कृपापात्र आहात या अदमास प्रेम आस्वादनाच्या समयी कधी कधी अवश्य स्मरण करीत जा म्हणजे मी कृतार्थ होऊ शकेल असे म्हणता म्हणता बाबाजींनी संन्यासास मिठी मारली आणि त्यांना अश्रूंनी चिंब विजून टाकले संन्यासी महा महाराजांनी वैष्णवांच्या अंगाचा स्पर्श प्राप्त करून हृदयात एक अभूतपूर्व भावोदय अनुभव केला ते देखील रडत रडत नृत्य करू लागले नृत्य करत ते गाऊ लागले जय श्री कृष्ण चैतन्य श्री प्रभू नित्यानंद जय प्रेमदास गुरु जय भजन आनंद खूप वेळापर्यंत नृत्य केल्यानंतर स्थिर होत दोघांनी परस्पर खूप कप्पा मारल्या प्रेमदास बाबाजींनी विनित भावाने म्हटले महात्मन आपण या प्रद्युम्न कुंजात काही दिवस वास्तव्य करून मला पवित्र करा संन्यासी म्हणाले मी आपल्या चरणी हे शरीर समर्पित केले आहे काही दिवसांचीच गोष्ट काय करता आपण देह त्याग करेपर्यंत देह त्यागेपर्यंत आपली सेवा करीत राहावे अशी माझी आकांक्षा आहे संन्यासी ठाकूर सर्व पंडित होते गुरुकुलात राहूनच गुरुचा उपदेश ग्रहण करावायचा असतो ही गोष्ट त्यांना चांगलीच माहीत होती म्हणून ते म्हणूनच ते आनंदाने त्याच कुंजात राहू लागले काही दिवसानंतर परमहंस बाबाजी संन्यासी महोदयास म्हणाले महात्म श्री प्रद्युम्न ब्रह्मचारी माझ्यावर कृपा करून मला श्री चरणी स्थान दिले आहे ते आजकाल श्री नवदीप मंडळातील एका प्रांतात श्री देवपल्ली ग्रामी श्री श्री नृसिंह हो देवांची उपासना करण्यात मग्न आहेत चला आजच माधुकरी संपल्यावर त्यांच्या चरणांचे दर्शन करून घेऊया संन्यासी ठाकूर म्हणाले जी अज्ञा असेल त्याचे मी पालन करीन दोन वाजल्यानंतर ते दोघे श्री अलकनंदा पार करून श्री देवपल्ली देवपल्लीत उपस्थित झाले सूर्यटीला पार करून श्री नृसिंहदेवांच्या मंदिरात त्यांनी भगवत पार्श्व श्री प्रद्युम्न ब्रह्मचारींच्या चरणांचे दर्शन घेतले दुरूनच परमहंस बाबाजींनी पृथ्वीवर पड़ून श्री गुरुदेवास गुरुदेवास साक्षात दंडवत प्रणाम केला ब्रह्मचारींनी भक्तवत्सल्याने आर्द्र होऊन श्री मंदिराच्या बाहेर येऊन परमहंस बाबाजींना दोन्ही हातांनी उठून प्रेमालिंगन देऊन क्षेमकुशल विचारले बराच वेळ इष्ट गोष्टी झाल्यानंतर परमहंस बाबाजींनी त्यांना संन्यासी ठाकूरांचा परिचय दिला ब्रह्मचारी सादर म्हणाले बसता तू यथायोग्य गुरु प्राप्त केला आहेस प्रेमदासाकडून प्रेमविवर्त ग्रंथातील उपदेश ग्रहण कर किंवा विप्र किंवा न्यासी शुद्र केने जय कृष्ण तत्ववेतासे गुरु संन्यासी ठाकूरांनी सुद्धा विनित भावाने परमगुरूंच्या पादपदमी संन्यासी पवित्र होऊ शकतील आपण कृपा करा संन्यासी ठाकूरांनी भक्त समुदायातील परस्पर व्यवहार यापूर्वी शिकवला शिकला नव्हता गुरु आणि परमगुरु यांच्यात परस्पर जो व्यवहार पाहिला त्यास त्यासच सदाचार मानून आपल्या गुरूंच्या प्रती निष्कपट रुपाने त्या दिवसापासून तसाच व्यवहार करू लागले संध्याकाळी आरती दर्शन करून दोघेही श्री गोद्रुम गोद्रुमी परतले काही दिवस असेच तेथे राहिल्यानंतर संन्यास्यांनी परमहंस बाबाजींकडे तत्वजिज्ञासा करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस वेशा व्यतिरिक्त सगळ्याच गोष्टी त्यांनी वैष्णवांप्रमाणे ग्रहण केल्या होत्या शमदम आदी गुणांनी संपन्न होऊन संपूर्णपणे ब्रह्मनिष्ठा तर त्यांनी यापूर्वीच प्राप्त केली होती यावेळेस त्या निष्ठेच्याही वरची परब्रह्माची चितलीला निष्ठा देखील उत्पन्न झाली त्याबरोबर दिनभावसुद्धा प्रबल झाला एके दिवशी अरुणोदयाच्या समयी परमहंस बाबाजी पवित्र होऊन तुळशी माळेवर हरिनामाचा संख्यापूर्वक जप करीत करीत माधवी मंडपात बसले होते कुंजभंग लिलेची स्फूर्ती झाल्यामुळे त्यांच्या नेत्रातून निरंतर प्रेमाश्रूंची धारा प्रवाहित होत होती आपल्या सिद्धभावाने परिभावित होऊन तत्कौलिछित सेवेत निमग्न होऊन ते आपली स्तूल देहाची स्मृती विसरू लागले संन्यासी त्यांच्या भावांनी मुग्ध होऊन त्यांच्या निकटच बसून राहिले आणि त्यांचे सात्विक भाव निहाळू लागले बक्ता बघता परमहंस बाबाजी बोलू लागले सखी या ककटिस श शीघ्र गप्प कर नाही तर माझ्या राधा गोविंदांची सुख निद्रा चळवल्याने सखी ललितेस दुःख होऊन ती माझी व्रसना करेल अग बघ अणंग मंजिरी याकरिता इंगित करीत आहे तू रमण मंजिरी आहेस तुझी हीच तर निदृष्ट सेवा आहे तू यात यज्ञवती हो असे म्हणत म्हणत परमहंस बाबाजी अचेतन झाले सन्यासी महाराज आपला सिद्ध देह आणि सिद्ध परिचय जाणून त्याचवेळेपासून त्या सेवेत नियुक्त झाले क्रमशः प्रातकाल झाला पूर्वदिशेस उषास आपले सौंदर्य पसरू लागली पक्षी चतुर्दी कलरव करू लागले मृदू मंद समीर वाहू लागला बालसूर्याच्या रक, रक्तिम आभेने उद्भासित प्रद्युम्न कुंजाच्या त्या वेळेची जी अपूर्व शोभा झाली त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही परमहंस बाबाजी महाराज कर्दळीच्या वल्लकालसनावर बसले आहेत हळूहळू आता त्यांना बाह्यस्मूर्ती होत होती याबरोबरच नाम मला जपत आहे ह्याच वेळी वेळेस संन्यासी बाबाजींच्या चरणी साष्टांगदंडवत प्रणाम करून त्यांच्याजवळ विनित भावाने आसनस्थ होऊन हात जोडीत म्हणाले प्रभो हा दीनजन एक प्रश्न विचारू इच्छितो उत्तर प्रदान करून हृदयास संतुष्ट करा ब्रह्मज्ञानाच्या अग्निने दग्ध हृदयात व्रजरसाचा संचार करून त्यास शीतल करावे बाबाजी म्हणाले आपण योग्य पात्र आहात आपण जो प्रश्न कराल त्याचे मी यथाशक्ती उत्तर देईन संन्यासी म्हणाले प्रभो मी खूप दिवसांपासून धर्माची प्रतिष्ठा ऐकून धर्म काय आहे या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे अनेक वेळा मागितले आहे परंतु दुखाचा विषय हाच आहे की या प्रश्नाच्या उत्तरात या लोकांनी मला जे काही सांगितले ते सगळे परस्पर विरोधी भासले म्हणून आपण कृपा करून मला सांगा जीवाचा धर्म काय आहे आणि भिन्न भिन्न उपदेशक उपदेशक भिन्न भिन्न उपदेशांना धर्म का म्हणतात धर्म जर एकच आहे तर सगळे पंडितगण त्याच एक अद्वितीय धर्माचे अनुशीलन का करीत नाहीत श्री श्रीकृष्ण चैतन्य प्रभूंच्या श्री चरणकमळांचे ध्यान करीत परमहंस बाबाजी बोलू लागले हे सौभाग्यवान मी स्वतःच्या ज्ञानानुसार धर्माचे तत्त्व सांगतो ज्या वस्तूचा जो नित्य स्वभाव आहे तोच त्याचा नित्यधर्म आहे वस्तूच्या गठनाबरोबर स्वभावाचा देखील उदय होतो कृष्णाच्या इच्छेने जेव्हा एखादी वस्तू गठीत होते तेव्हा त्या गठनाचा नित्यसहज रूप एक स्वभावसुद्धा असतो तो स्वभाव धर्म त्या वस्तूचा नित्य नित्यधर्म आहे तत्पश्चात कुठल्याही घटनावश अथवा अन्य वस्तूंच्या संसर्गाने जेव्हा त्या वस्तूत काही विकार होतो तेव्हा तिचा स्वभाव देखील विकृत वा परिवर्तित होतो परिवर्तित स्वभाव काही दिवसांनी दृढ झाल्यानंतर झाल्यावर नित्य स्वभावाप्रमाणेच त्या वस्तूचा सोपती होऊन जातो हा परिवर्तित स्वभाव वास्तविक पाहता स्वभाव नाही त्याला याला निसर्ग म्हणतात निसर्ग स्वभावाच्या स्थानी बसून स्वतः स् स्वभाव म्हणून आपला परिचय देत असतो जसे पाणी एक वस्तू आहे तरलता त्या वस्तूचा स्वभाव आहे घटनावर जेव्हा हे पाणी गोठून हेम बनते तेव्हा काठिण्य त्याचा निसर्ग बनून स्वभावाप्रमाणे कार्य करतो वास्तविक निसर्ग नित्य नाही नैमित्तिक का आहे कारण तो कुठल्याही कारण तो कुठल्या निमित्ताने निमित्तामुळे उदित होतो आणि निमित्त दूर झाल्याबरोबर तो स्वतःदेखील दूर होतो परंतु स्वभाव नित्य आणि आहे नित्य आहे विकृत झाल्यावरही तो वस्तुत अनुस्तुत्य असतो काल आणि घटनाक्रमाने स्वभाव अवश्य आपला परिचय देऊ शकतो वस्तूचा स्वभाव हाच वस्तूचा नित्य धर्म आहे आणि वस्तूचा निसर्ग हाच त्या वस्तूचा नैमित्तिक धर्म आहे ज्यांना वस्तूचे ज्ञान आहे ते नित्य आणि नैमित्तिक धर्माच्या प्रभेदास जाणू शकतात आणि ज्यांना वस्तूचे ज्ञान नाही ते निसर्गालाच स्वभाव समजतात तथा नैमित्तिक धर्मासच नित्यधर्म समजून बसतात संन्यासी ठाकूरांनी विचारले वस्तू कशास म्हणतात आणि स्वभाव शब्दाचा अर्थ काय परमहंस म्हणाले वस धातूत अर्थाने तू प्रत्यय लावल्याने वस्तू शब्द बनतो म्हणूनच याचे अस्तित्व वा प्रतिती आहे तीच वस्तू होय वस्तू दोन प्रकारच्या असतात वास्तव आणि अवास्तव वास्तव वस्तू परमार्थभूत असते अवास्तव वस्तू द्रवगुणादिक रूप असते वास्तव वस्तूचे अस्तित्व अथवा सत्ता आहे अवास्तव वस्तूचे अस्तित्व केवळ प्रतीत होते प्रतिती काही ठिकाणी सत्य असते तर काही ठिकाणी केवळ भानमात्र असते श्रीभागवताच्या प्रथम स्कंदातील द्वितीय श्लोकात वैद्य वास्तव मात्र वस्तू शिवद जी ची जी, जी अवतरणं आहे त्यास वासव वास्तवस्तू एकमात्र परमार्थ आहे असा निर्णय केला गेला आहे भगवान एकमात्र वासव वस्तू आहेत जीव त्या वस्तूचा पृथक अंश आहे आणि माया त्या वस्तूची शक्ती आहे म्हणूनच वस्तू शब्द भगवान जीव आणि माया ही तीन तत्वे दर्शवतो या तिघांच परस्पर संबंध ज्ञानास शुद्ध ज्ञान मंटले ज्यादा तत्वाचार बहुविध प्रती सग अवास्तव वस्तु मध्य गणना होते वैशेक श... व... द्रव्य गुणां संख्या केवल अवास्तव वस्तु के परीक्षण मात्र है वास्तव वस्तु का जो विशेष गुण है तो स्वभाव जीव एक वास्तव वस्तु है जीवाचार जो नित्य विशेष गुण है तो स्वभाव है संन्यासी महाराज म्हणाले प्रभू याविषयी मी आणखीन सविस्तरपणे जाणू इच्छितो बाबाजी म्हणाले श्री नित्यानंद प्रभूंचे कृपा पात्र कृष्णदास कवी राजगोस्वामींनी मला एक स्वहस्तलिखित ग्रंथ दाखवला त्या ग्रंथाचे नाव श्री चैतन्य चरितामृत आहे त्यात श्री महाप्रभूंचा याविषयी एक उपदेश आहे जिवेर स्वरूप हय कृष्णेरनित्यदास कृष्णेर तटस्था शक्ती भेदाभेद प्रकाश कृष्णभूली सेई जीव अनादि बयाचे स्वरूप कृष्णाचा नित्यदास आहे तो कृष्णाची तटस्था शक्ती आहे तथा त्यांचा भेदाभेद प्रकाश आहे जेव्हा कृष्णास विसरून जीव अनादि बहिर्मुख होतो तेव्हा माया त्याला संसारूपी दुःख देते कृष्ण परिपूर्ण चितवस्तू आहे तुलनास्थळी अनेक लोक त्यास चितजगताचा एकमात्र सूर्य म्हणतात जीव त्यांचा किरण कण मात्र आहे जीव अनेक आहेत जीवक श्रीकृष्णांचा अंश आहे असे म्हटल्याने दगडाचा एक तुकडा जसे पर्वताचा अंश आहे तसे समजू नये कारण अनंत अंशरूपी जीव कृष्णापासून निपजला असला तरीही त्यामुळे कृष्णाच्या कुठल्याही अंशाचा क्षय होत नाही याच कारणास्तव वेद अग्नीच्या स्फुलिंगाबरोबर जीवाचे एकांशात सादृश्य सांगतात वस्तुत या विषयात तुलनेला स्थानच नाही महाअग्नीची ठिंगी मना वाटलं तर सूर्याचा किरण परमाणू तथा मणिप्रसूत सुवर्ण कुठलीही तुलना सर्वांगसुंदर होत नाही परंतु या सर्व तुलनांच्या जडीय भावांशांचा परित्याग केल्याने सहज हृदयात जीवतत्वाची स्फूर्ती होते कृष्ण बृहत्तवस्तू आहेत आणि जीव त्यांची अणुचित वस्तू आहे चित्त धर्मात दोघांचेही ऐक्य आहे परंतु पूर्णत्व आणि अपूर्णत्वाच्या भेदाने दोघांचेही स्वभावभेद अवश्य सिद्ध होतात कृष्ण जीवाचे नित्यप्रभू आहेत जीव कृष्णाचा नित्य नित्यदास आहे याला स्वाभाविक म्हणावे लागेल कृष्ण आकर्षक आहेत जीव आकृष्ट आहे कृष्ण ईश्वर आहे जीव ईश ईशितव्य आहे कृष्ण दृष्टा आहे जीव दृष्टा आहे कृष्ण पूर्ण आहे जीव दीन आणि शुद्ध आहे कृष्ण सर्व शक्तिमान आहे आणि जीव निःशक्ति शक्तिक आहे म्हणूनच कृष्णाचे नित्य अणुगत्य अथवा दास्य जीवाचा नित्य स्वभाव किंवा धर्म आहे कृष्ण अनंत शक्ती संपन्न आहेत म्हणूनच चितजगतास प्रकाशित करताना त्यांच्या पूर्ण शक्तीचा जसा परिचय येतो तसे जीवसृष्टीच्या विषयी त्यांच्या एका तटस्था शक्तीचा परिचय मिळतो अपूर्ण जगाच्या संगठनात एक विशेष शक्ती कार्यरत असते त्या शक्तीस तटस्था असे म्हणतात तटस्था शक्तीची क्रिया ही आहे की ती चितवस्तू आणि अचितवस्तू या दोहोंमध्ये एक अशा वस्तूची निर्मिती करते की जी जगत आणि अचित जगत या दोघंसोबत संबंध ठेवण्यास योग्य असते शुद्ध चित चितवस्तू अचित वस्तूंच्या विपरीत असते म्हणूनच स्वभावता अचित वस्तूबरोबर तिचा काही संबंध नसतो जीवचितकण अवश्य आहे परंतु एका ऐशी शक्तीद्वारे तो अचित संबंधाचा उपयोगी येत असतो संबंधाच्या उपयोगी येत असतो त्या ईश्वरीय शक्तीचे नाव तटस्थ आहे नदीचे पाणी आणि भूमी या दोघांच्यामध्येही एक तट असतो ज्यास तट म्हणतो सुद्धा भूमी आहे भूमीसुद्धा आहे आणि सुद्धा अर्थात उभयस्थ आहे उक्त एशी शक्ती तटावर स्थित राहून भूधर्म आणि जलधर्म दोघांनाही एका सत्तेत धारण करते जीवाचा धर्म चित असतो तरी देखील त्याचे गठनच अशा रीतीने झालेले असते की तो जड़ जडधर्माच्या असतो जडधर्माच्या असतो तरी देखील त्याचे गठनच अशा रीतीने झाले असते की तो जडधर्माच्या वश होण्या योग्य असतो म्हणूनच जीव शुद्ध चित्त जगाप्रमाणे जडसंबंधाच्या पलीकडे नसतो चित्तधर्मामुळे तो जडवस्तूसुद्धा नसतो म्हणून जड आणि चित्त या दोन्ही तत्वांपासून वेगळे असल्या कारणाने जीवास देखील एक तत्व मानले गेले आहे दोन्ही तत्व एक तत्व मानले गेले आहे म्हणूनच ईश्वर आणि जीवाचे नित्यभेद स्वीकार करणे कर्तव्य आहे ईश्वर मायेचा अधिश्वर आहे अर्थात माया त्याचे वशीभूत तत्व आहे जीव माया वशा, वशा अर्थात कुठल्या विशेष अवस्थेत तो मायेच्या अधीन होऊ शकतो म्हणूनच भगवान जीव आणि माया ही तिन्ही तत्वे परमार्थिक सत्य आणि नित्य आहेत यात नित्य नित्या नाम या वेद वचनाद्वारे भगवान तिन्ही तत्वांचे मूळ नित्यतत्व आहे जीव स्वभाव तास नित कृष्णाचा नित्यदास आहे आणि त्यांच्या तटस्था शक्तीचा परिचय आहे असा विचार केल्याने हा सिद्धांत होतो की जीवाचा भगवत तत्वाशी युगपत भेद आणि अभेद आहे म्हणूनच तो भेदाभेद प्रकाश आहे जीव मायावश्य आहे परंतु भगवंत मायेचा नियंता आहे या ठिकाणी जीव आणि भगवंतात नित्यभेद आहे जीव स्वरूपत चितवस्तू आहे भगवंत देखील स्वरूपत चितवस्तू आहेत आणि जीव भगवंताचा शक्तीविशेष आहे यामुळेच या अंशात या दोहोंमध्ये नित्य अभेद आहे नित्यभेद आणि नित्य अभेद जर युगपद असतील तर नित्यभेदाचा परिचयच प्रबळ होत असतो कृष्णाचे दास्यत्व सेवावृत्ती हा जीवाचा नित्य धर्म आहे त्याला विसरून जीव मायेच्या वशीभूत होतो म्हणूनच तेव्हापासून जीव कृष्णापासून बहिर्मुख होऊन जातो कारण माईक जगात येतानाच ही बहिर्मुखता परिलक्षित होते म्हणून माईक जगातील कालांतरागत जीवाच्या पतनाचा इतिहास नाही म्हणून अनादी बहिर्मुख शब्द उपयोगात आणला जातो बहिर्मुखता आणि मायेत प्रवेश करण्याच्या वेळेपासूनच जीवाचा नित्यधर्म विकृत झाला आहे म्हणूनच मायेच्या संघामुळे जीवाचा निसर्ग उदित झाल्यावर नैमित्तिक धर्मास प्रकाशित होण्याचा अवसर प्राप्त झाला आहे नित्य धर्म भिन्न भिन्न अवस्थात एक अखंड आणि निर्दोष आहे नैमित्तिक धर्म भिन्न भिन्न आकारांनी भिन्न भिन्न लोकांद्वारे भिन्न भिन्न रूपात प्रचारित होत असतो परमहंस बाबाजी इथपर्यंत बोलून गप्प झाले आणि हरिनामाचा जप करू लागले संन्यासी ठाक अशा प्रकारे तत्त्वमय गोष्टी ऐकून दंडवत प्रणाम करीत म्हटले प्रभो मी आज या सर्व बाबींवर विचार करीन जे काही प्रश्न मनात उदित होतील त्यांना उद्या तुमच्या श्रीचरणी निवेदन करीन पहिला अध्याय समाप्त